वाल्मिकी रामाय अरण्यकांड सर्ग पासष्ट सीतेचे हरण झाल्यामुळे अत्यंत दुःखी होऊन राम व्यथित झाला होता तो प्रळे काळच्या आग्नेप्रमाणे लोकांना नाही से करण्याकरता उद्युक्त झाला होता धनुष्य सज्ज करून तो दृष्टी टाकत होता आणि पुन्हा पुन्हा निश्वास टाकत होता जणू युगांतिचा शंकरच सारे जग जाळून टाकायला निघाला असावा रामाला पूर्वी इतका क्रुद्ध झालेल्या लक्ष्मणाने पाहिले नव्हते तो हात जोडून सुकलेल्या तोंडाने त्याला म्हणाला पूर्वी तू मृदू स्वतःवर नियंत्रण चंद्राची शोभा सूर्याची प्रभा वायूची गती भूमीची क्षमा हे जसे नित्य ठरलेले आहे तसेच तुझे अतिउत्तम यश एकाच्या अपराधाकरता लोकांना मारणे योग्य नव्हे हा मोडलेला युद्ध रथ कुडाचा आपल्या परिवारासह ही झटापट कोणी कोणत्या करता केली हे मला माहित नाही हा प्रदेश घोड्यांचे खूर आणि ताकांचे धावा यांनी तुडवला गेलेला आहे आणि रक्ताचे जिकडे तिकडे पडलेले आहेत राजकुमारा येथे मोठा संग्राम होऊन गेला असला पाहिजे पण नरश्रेष्ठा एकानेच केलेली ही झटापट आहे दोघांची नाही कारण मोठ्या सैन्याच्या माग माग उमटलेला दिसत नाही म्हणून एकाकरता लोकांचा तू नाश करणे योग्य नाही मृदू शांत स्वभावचे राजे योग्य असेल तितकाच दंड करतात तू तर नेहमी सर्व भूतांचा आधार आणि शेवटची गती झाला पत्नीचा नाश रामा कोण बरे करेल कोण बरे बरा म्हणेल नद्या समुद्र पर्वत देव गंधर्व दानव तुला अप्रिय असणारे करण्याला समर्थ नाहीत सज्जन लोक पवित्र दीक्षा घेतलेल्याचे अप्रिय कसे करतील राजन ज्याने ते हरण केले त्याचा तू शोध घ्यावास मी धनुष्य बाण घेऊन तुझ्या जोडीला आहे श्रेष्ठ ऋषी तुझ्या सहाय्याला आहेत आम्ही समुद्र धुंडाळून पर्वतवाने शोधू विविध घोर गुहा विविध पुष्करणी देव गंधर्व लोक आम्ही सगळे मिळून शोधू तुझ्या भारे हरण करणारा आम्हाला सापडला नाही देवामधल्या श्रेष्ठांनी ती तुझी पत्नी सामापचाराने दिली नाही तर मग त्या काळाला जे अवश्य ते तू करावीस राजन जर सीता शिष्टाचाराने सामापचाराने विनयाने नीतीने तुला मिळाली नाही तर मग सुवर्णमय पिसे असलेल्या इंद्राच्या वज्रासारख्या बाणांच्या वर्षावाने तू सर्वांचा नाश कर अनन्यकांडाचा पासष्ठावा सर्ग समाप्त